अध्याय तीनशे तिसरा जीवाचे अज्ञान वशिष्ठ सांगतात प्रमाणे स्वतविषयी यथार्थ कल्पना न झाल्यामुळे जीव अज्ञानी बनतो आणि अज्ञानामुळे त्याला एक देहानंतर दुसरा देह असे हजारो देह प्राप्त होतात विशिष्ट गुणांच्या संयोगाने व सामर्थ्याने जीवाला कधी तिर्यगयोनीत तर कधी देवयोनीत जन्म घ्यावे लागतात कधी मनुष्यदेह हो सोडून जीव स्वर्गाला जातो तर कधी देवयोनीतून मनुष्य जन्माला येतो व पुन्हा त्यातून अनंत कालपर्यंत त्याला नरकवास भोगणे भाग होते ज्याप्रमाणे जाळे विणणारा कोळी आपणच निर्मिलेल्या जाळ्याच्या तंतूस स्वतःच अडकवून घेतो तसाच स्वत गुणरहित असून हा जीव गुणामध्ये गुरफटतो वस्तुत सुखदुःखादी द्वंद्वापासून जीव अलिप्त आहे परंतु निरनिराळे जन्म प्राप्त झाले असता शरीरधारी भूतांना सुखदुःखादी मस्तरोग दोग मानेचे रोग जलोदर तृषारोग ज्वारगंड पटकी श्वेतकोष अग्निदाह काश्वास फेफरे इत्यादी रोग व प्रकृती पासून उत्पन्न होणारी शीतोष्णादी इतर सुखदुःखे जी देहाला प्राप्त होतात ती सर्व मलाच भोगावी लागतात असा वृथाभिमान मात्र त्याला उत्पन्न होतो नीच मीच पशुपक्षाधिकांमध्ये अथवा देवांमध्ये जन्मप्राप्त झाला असता भोगावी लागणारी सुखदुःखे मीच भोगतो अशा अहमपणा जीवाचे ठाई उत्पन्न होतो अज्ञानाचा पूर्ण पगडा असल्यामुळे देहाला शुभ्र वस्त्र धारण करण्यास मिळाले अथवा कधी वाईट वस्त्राची प्राप्ती झाली किंवा बेडकाप्रमाणे पायांचा संकोच करून जमिनीवर पडण्याचा प्रसंग आला अथवा वीरासन घालून बसण्याचा योग आला किंबहुना कधी फाटक्या चिंध्या पांगरण्याची वेळ आली अथवा आकाशाच्या आच्छादनाखाली निद्रा घेण्याची अगर बसून राहण्याची पाळी आली किंवा विटा खाटे राखाडी किंवा माती लोळण्याचा प्रसंग आला अगर कधी रणभूमि चिखला अथवा अशाच इतर ठिका काल कंठावा हे सर्व मीच के महत्व जीवास उत्पन्न होते मीच मूंजमेखला परिधान के लिए कि कधी नग्नावस्थित है अथवा रेशमी वस्त्रे कि हरिण व्याघ्र सिंह इत्यादी पशूंची कातडी पांघरली आहेत अगर ताग गोंडपाट यांनी बनवलेली वस्त्रे लिलो आहे अथवा काटेरी किडे चिंध्या इत्यादिकांपासून तयार केलेली वस्त्रे धारण केली आहेत असाही खोटा मीपणा फलासक्त झाल्यामुळे जीवाचे ठिकाणी प्रत्यास येतो तद्वतच नाना प्रकारची भोजने व रत्ने मीच उपभोग घेतो अशी जीवाची खोटी कल्पना होती एक दिवसाड नक्त भोजन एक भुक्त दर दिवसाच्या चौथे सहावे किंवा आठवे भागात भोजन करण्याचे व्रत अगर प्रत्येक सहावे सातवे किंवा आठवे रात्री अन्न परिग्रह करण्याचा नियम अथवा दर दहा किंवा बारा दिवसात एकदा केवळ जेवण्याचा संकल्प अथवा महिनाभर उपास करण्याचा निश्चय किंवा नुसती कंदमुळे फळे वायू उदक पेंड दही गोमय गोमूत्र शाक पुष्पे शेवाळ भाताची पेज वाळलेली पाने किंवा गळून पडलेली फळे यापैकी एकाच पदार्थाचा स्वीकार करून क्षुधातृप्ती करण्याचे व्रत इत्यादी अनेक कृचारांचे म्हणजे नियमांचे सिद्धी मिळवण्याचे लालसेने होणारे आचरण ते मीच करतो अशी जीवाची भावना होते तद्वतच शास्त्रोपदिष्ट चांद्रायणादी विविध व्रते आश्रमचतुष्ट्य धर्म तदितर धर्म किंवा अधर्म अन्यपंथीय धर्म किंबहुना पाखंड मतवाद्यांनी उपदेशिलेली कर्मे या सर्वांचे यथाविधी परिपालन मीच करतो असे जीवास वाटते निर्जन निर्जनशिला खालील छाया थंडगार जलाशय नदीतीराजवळील रम्य एकांत स्थले निर्म्छिक वने पुण्यपावन देवालये सरोवरे घरांसारखी गिरीगंदरे इत्यादी सृष्टीतील रमणीय स्थानांचा उपभोग घेऊन नाना प्रकारची जपजापे व्रते नियम तपे यज्ञ इत्यादी विविध गोष्टींचे मीच आचरण करतो अशा अहंकाराचा जीवाचे ठिकाणी संभव होतो वणिज्यन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादिकांना नियुक्त करून दिलेली कर्मे मीच करतो व दुबळे अंधळे व अनाथ यांच्यावर मीच निरनिराळ्या रीतीने उपकार करतो असा भ्रम स्वतविषयी बरोबर उमज न पडल्यामुळे जीवाला पछाडून राहतो सत्व रज तम या त्रिगुणांचे व धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांचे कर्माचा मीच करता आहे असे जीवाला वाचत असते प्रकृतीशी तादात्म्य केल्यामुळे जीवात्म्याची अशी चूक होते स्वधाकार वसटकार स्वाहाकार नमस्कार याजन, अध्यापन दान प्रतिग्रह यजन अध्ययनं जन्म मृत्यू विवाद हिंसा इत्यादी भरी वाईट कर्मे क्रियामार्गातील असताही ती माझीच आहेत असे जीव समजतो प्रकृती हीच देवता भूतमात्राची उत्पत्ती करते व संहार करते ज्याप्रमाणे भगवान सूर्य हा सायंकाल झाला असता आपले किरणजाल आवरून घेतो त्याप्रमाणे जगताचा संहार काल प्राप्त झाला म्हणजे भूतमात्रांचे गुण आपले ठाई विलीन करून घेऊन परमात्मा एकटा राहतो वो पुनरपी उत्पत्तीस्तमयी विलीन झालेले पदार्थ मोकळे सोडून देतो जीवात्म्याचेच वस्तुत हे अनंत व आल्हादजनक गुणधर्म असताना गमती खातर अनेक वेळा मीच ही उत्पत्ती व लय घडवून आणतो असे तो, तो अभिमानाने मानतो याप्रमाणे त्रिगुणातीत आत्मा क्रियामार्गाशी संलग्न झाल्यामुळे जगदुत्पत्ती व प्रलय घडवून आणणाऱ्या सत्व रजस्तमादी त्रिगुणात्मक प्रकृतीला विकृत करतो आत्म्याचे कर्ममार्गाशी झालेल्या तादात्म्यामुळे विशिष्ट कर्माचा अंगी विशिष्ट गुणधर्म व कार्य प्रवणता आहे असे जीवात्मा मानू लागतो हे राजा सर्व जग या प्रकृतीने अंधळे केले असून रज व गुणांचा प्रत्येक पदार्थावर नाना प्रकारे पगडा बसलेला आहे यामुळेच शीतोष्णादी सुखदुःखे देहाला नेहमी भोगावी लागतात आणि ती मलाच सुसावी लागत असून माझी पाठ पूर्वीत आहेत अशी जीवाची असत कल्पना होते या असत कल्पनेमुळे हे नराधिपा ही द्वंद्वे मला चुकवली पाहिजे व स्वर्गलोकी जाऊन मत्कृत सुत्कृतांचे सुख मला उपभोगास मिळावे अथवा या लोकीच आपण माझ्या पापपुण्याची फळे मी भोगेन किंवा मला नेहमी सुख मिळावे व नेहमी पुण्यकर्माचे आचरण केल्याने प्रत्येक जन्मामध्ये शेवटपर्यंत मला सौख्य उपभोगावयास सापडेल पण उलट पक्षी माझ्या दुष्कर्माचरणापासून मला अनंत यातना सहन कराव्या लागतील मनुष्यजन्म हा दुःखपूर्ण असून तेथून जीवाला नरकवासास जावे लागते नरकातून मुक्त होऊन पुन्हा कालवशात जीवाला जन्माची प्राप्ती होऊन क्रमाने देवलोकही लाभेल परंतु रहाटगाड्याप्रमाणे आचरलेल्या पापपुण्यांच्या बलाने याही उच्च स्थितीतून फिरून मानव मानवजन्माची प्राप्ती होऊन नरकाची वाट धरावी लागेल इत्यादी अहंभावयुक्त विचार जीवाचे ठिकाणी उत्पन्न होतात याप्रमाणे आत्म्याहून भिन्न असलेल्या वस्तूंवर आत्म्याचा जो आरोप करतो तो ममत्वाने गुरफटल्यामुळे देव मनुष्य व नरक या तिन्ही अवस्थात क्रमाने भरत रह नाश आहे अशा कोट्यावधि योनीस जन्म घो व्या प्रकार की बरी केली कर्में के अशी फले तिन्ही लोकी जन्म घेन तो भोगतो वास्तविक प्रकृतित शुभाशुभ कर्मे करते वासनाधीन हो कर्मफल तिन्ही लोक उपभोगे किंबहुना तिर योनी मनुष्ययोनी व देवयोनी ही तिन्ही प्रकृतीची स्थाने होत वस्तुतः प्रकृती दृश्यचिन्ह रहित आहे परंतु तिच्यापासून होणाऱ्या कार्यावरून तिथे अस्तित्व आपण अनुमानाने स्थापित करतो त्याचप्रमाणे जीवात्म्यांचे अस्तित्व ही अनुमान गोचर आहे यद्यपि आत्मा निर्विकार आहे तथापि प्रकृतीकडून कर्मे तोच करावितो व इंद्रियुक्त देहात प्रवेश केल्यावर ती कर्मे असा जीवाला अभिमान उत्पन्न होतो श्रोत्रादी पंचकर्मेंद्रिये वाघादी पाच ज्ञानेंद्रिये आणि त्रिगुणांशी संयोग होऊन कर्मे घडतात परंतु वस्तुत हा जीवात्मा इंद्रिय विरहित असता म्हणजे इंद्रियांचा व याचा काही संबंध नसता सर्व कर्मे मीच करतो असा तो मानतो व याचा परिणाम असा होतो की याला वास्तविक देह लिंग छिन्ने कालावच्छिन्नता वगैरह मी शरीरधारी लिंगवान है कालवच्छिन्न है, है समझू लगते मृत्यु चलता क्षेत्र मजे शरीर तप जन्म साध्य संसार भय वगैरे का ही एक ना ही सर्व मलाह हा मानतोटुती सर्व गोष्टीबद्दल ममत्वेवन स्वत अविनाशी आता आप विनाशी आहो कल्पना होते ओम तत्सत